वाल्मिकांड सर्ग सातवा परंतप पर राम बंधू लक्ष तो बराच मार्ग चालवून पुष्कळ पाणी असलेल्या नद्या पार करून गेल्यानंतर त्याला महामेरूप्रमाणे उंच उंच असलेला एक सुरेख पर्वत दिसला मग त्या दोघा श्रेष्ठ इश्वाको कुलपुत्र राघवानी विविध वृक्षांनी युक्त असलेल्या त्या अरण्यात सीतेसह प्रवेश केला फुले, ते घोर होते। त्या एका मंडित त्या एक अंगार तापस बसलेला त्यांना दिसला राम विधीनुसार त्या तपोसान सुतीक्षणांशी बोलला भगवान मी राम भगवंतांना भेटण्यासाठी आलो आहे तेव्हा धर्मज्ञ सत्याचरणी महर्षी माझ्याशी आपण बोलावे श्रेष्ठ धर्मपालक रामाकडे त्या स्थिरवृत्तीच्या ऋषीने निरखून पाहिले आणि त्याला आपल्या हाताने कडकडून भेटून तो बोलला सत्यपालकात आणि रघुकुलात श्रेष्ठ असणारा रामा तुझे स्वागत असो तू या आश्रमात पाऊल टाकलेस तेव्हा आत तो सनात झाल्यासारखा झाला महायशस्वी विरा तुझे वाट पाहत राहून मी हा देह पृथ्वीवर टाकून देवलोकाला दे, देव चढून गेलो नाही राज्य सोडून देऊन तू चित्रपूटाचा आश्रय केलास ते मी ऐकले होते काकुदसा देवराज इंद्र इथे येऊन गेला तो महादेव इंद्र माझ्याकडे येऊन मला म्हणाला तुम्ही आपल्या पुण्यकर्माने सर्व लोक जिंकले आहेत त्यामुळे तपाने जिंकलेल्या देवर्षीना योग्य लोकात माझ्या कृपेने तू आपले भार्या आणि लक्ष्मण यांच्यासह विहार कर उग्र तप करणाऱ्या त्या सत्यवादी तेजस्वी महर्षीला स्वतःविषयी आत्मविश्वास बाळगणारा राम इंद्राने ब्रह्म्याशी बोलावेत असे बोला, बोला। महामुने हे लोक मीच ओढून माझे करीन मला फक्त या अरण्यात राहण्याकरता जागा पाहिजे ती सांगावी आपण सर्व रीतीने कुशल आहात सर्व भूत मात्र हितामध्ये रता आहात असे महात्मा गौतम शरभंगाने मला सांगितले आहे लोकविख्यात महर्षीना राम असे म्हणाला तेव्हा अत्यंत हर्षयुक्त होऊन ते मधुर वचन बोलले रामा हा आश्रमच सर्व सोयीने युक्त आहे येथे आनंदात राहा ऋषी संघ बरोबर राहील हा सदोदित मुळे फळे यांनी भरलेला असतो आश्रमात हरणांचे कळप मोठ मोठे येतात पण त्यांना कोणी मारित नाही ते प्रेम लावून जसे च्या तसे परत जातात त्यांना कोठण किंवा दुसरीकडे मृगांना काहीही त्रास होऊ नये एवढे लक्षात ठेव महर्षीचे बोलणे ऐकून राम गंभीरपणे आपले धनुष्य बाण घेऊन म्हणाला महाबाग ऋषीवर्य त्या आलेल्या हरणांच्या कळपना मी वाकडेफळ असणाऱ्या धारधार बाणाने मारणार त्या योगे आपला अपमान होणार याहून दुःखकारक काय असेल या आश्रमात फार काळ राहणे मला योग्य वाटत नाही असे त्यांना सांगून राम किंचित काळ थांबून मग संध्या करण्याकरिता गेला पश्चिम संध्याची उपासना केल्यानंतर सुतीक्ष्णांच्या त्या रम या आश्रमात सीतालक्ष्मणासह मुक्काम करण्याचा त्यांनी विचार केला मग महात्म्या त्या महत्म सुतृक्षणा ने पुरुष श्रेष्ठांुन रही है संध्योपासना कर दोगातापसान योग्य शुभ अन्न दिल अरण्यकंड सर्ग